अध्याय चौदावा ब्रम्हदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती ब्रह्मदेव म्हणाले प्रभो केवळ आपणच स्तुती करण्यास योग्य आहात आपले हे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे शामल आहे त्यावर विजेप्रमाणे झगमगणारा पितांबर शोभून दिसत आहे गुंजांची कर्णभूषणे आणि मोरपंखांचा मुगूट यामुळे आपले मुख सुंदर दिसत आहे आपल्या वक्षस्थळावर मनमाला रुळत आहे हातामध्ये घास बगलेत वेताची काठी आणि शिंग कमरेला खोचलेली बासुरी सुरेख दिसत आहे गोपाल बालक असणारे आपले चरण सुकुमार आहेत मी आपल्याला नमस्कार करीत आहे हे देवा भक्तांच्या इच्छेनुसार धारण केले जाणारे हे स्वरूप मला अनुग्रहित करण्यासाठीच आपण प्रगट केलेले आहे हे पांचभौतिक नाही तरीही याचा महिमा कोणीहीच जाणू शकत नाही तर मग साक्षात आत्मानंदानुभव स्वरूप असा आपला महिमा कोणी चित्ते एकाग्र करून सुद्धा कसा जाणू शकेल प्रभू जे लोक ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न न करता केवळ आपापल्या ठिकाणीच राहून संतांनी वर्णिलेल्या आपल्या कथांचे शरीराने वाणीने आणि मनाने विनम्रपणे सेवन करतात किंबहुना तेच आपले जीवन मानतात त्यांनी त्रैलोक्यात अजिंक्य अशा आपल्याला बहुदा जिंकल्यासारखेच असते हे भगवन कल्याणाचा उगम असणारी आपली भक्ती सोडून जे लोक केवळ ज्ञानप्राप्तीसाठी श्रम करतात त्यांना फक्त क्लेशच क्लेश हाती लागतात अन्य काहीही नाही जसे भुसा कुटणाऱ्यांना फक्त श्रमच होतात तांदूळ मिळत नाहीत हे अच्युता हे अनंता या लोकीपूर्वीसुद्धा पुष्कळ योगी होऊन गेले जेव्हा त्यांनी आपली सर्व कर्मे आपल्याला समर्पित केली तेव्हा त्या कर्मानी आणि आपल्या कथाश्रमणाने त्यांना आपली भक्ती प्राप्त झाली त्या भक्तीनेच आपल्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन त्यांनी सहजपणे आपल्या परमपदाची प्राप्ती करून घेतली हे अनंता आपल्या निर्गुण स्वरूपाचा महिमा शुद्ध अंतकरण असलेलेच जाणू शकतात विशेष आकाराचा आणि रुपाचा त्याग करून आत्माकार अंतकरण झाल्यावर स्वयंप्रकाशरूपाने तो जाणता येते एरवी नाही या सामर्थ्यवान पुरुषांनी पुष्कळ काळ परिश्रम करून पृथ्वीचे परमाणू आकाशातील हिमकण आणि चमकणानी नक्षत्रे यांची सुद्धा गंती केली असेल त्यांच्यापैकीसुद्धा असा कोण असू शकेल की जो जगाच्या कल्याणासाठीच अवतीर्ण झालेल्या सगुणस्वरूपाच्या आपल्या गुणांची गणती करू शकेल मनुष्य जो अत्यंत उत्सुकतेने आपल्या कृपेची वाट पाहात प्रारब्धानुसार प्राप्त होईल ते सुख किंवा दुःख भोगतो तसेच काया वाचाने स्वतःला आपल्याला समर्पित करून जीवन व्यथित करतो तोच मनुष्य आपल्या मोक्षपदाचा अधिकारी होतो प्रभू माझा नीचपणा तर पहा आपण अनंत आदी पुरुष परमात्मा आहात आणि मोठमोठे मायावी सुद्धा आपल्या मायेच्या चक्रामध्ये आहेत असे असूनही मी आपल्यावर आपली माया पसरून माझे ऐश्वर दाखवण्याची इच्छा प्रदर्शित केली हे प्रभू मी आपल्यासमोर केवढा अग्निसमोर ठिणगीची काय गणती हे भगवन रजो गुणापासून उत्पन्न झाल्यामुळे मी आपल्याला ओळखले नाही म्हणूनच मी स्वतःला आपल्यापासून वेगळा असा जगाचा स्वामी समजत होतो मी अजन्मा जगतकर्ता आहे या मायाकृत मोहाच्या घनदाट अंधाराने अंध होऊ लागलो होतो म्हणून आपण मला आपला समजून क्षमा करावी प्रकृती महत्त्व अहंकार आकाश वायू अग्नी जल आणि रूप आवरणाने घेरलेले हे ब्रह्मांड हेच माझे अवघे सात वितींचे शरीर कुणीकडे आणि जसे झरोक्यातून येणाऱ्या सूर्याच्या किरणांमध्ये असंख्य धुळीचे कण उडताना दिसतात त्याप्रमाणे ज्यांच्या एकेका रोमातून अशी अगणित ब्रह्मांड निर्माण होतात त्या आपल्या होता, महिमा कुणीकडे हे परमात्मन बाळ जेव्हा मातेच्या पोटात असते तेव्हा लाथा मारते परंतु तो मातेचा अफराध ठरतो काय आहे आणि नाही या शब्दांनी सांगितली जाणारी अशी कोणती वस्तू आहे की जी आपल्या उदरात नाही वेद म्हणतात की ज्यावेळी तिन्ही लोक प्रलयकालीन पाण्यामध्ये लीन झालेले होते त्यावेळी त्या पाण्यात असलेल्या श्री नारायणांच्या नाभिकमलापासून ब्रम्हदेवाचा जन्म झाला त्यांचे हे म्हणणे मुळीच असत्य नाही तर मग प्रभू आपणच सांगा मी आपला पुत्र नाही काय ज्यांच्यापासून माझा जन्म झाला ते नारायण आपणच नव्हे काय आपणच नारायण कारण सर्व जीवांचे आत्मा म्हणून आपण नारायण यात नार म्हणजे जीवसमूह आणि आयन म्हणजे आश्रय आहे आपण सर्व जीवांचे आधीश्वर म्हणूनही नारायण आहात यात नार म्हणजे जीवसमूह आणि आयन म्हणजे प्रवर्तक असे आहे सर्व लोकांचे साक्षी म्हणून सुद्धा आपण नारायण आहात यात नार म्हणजे जीवसमूह आणि आयन म्हणजे नरा नरापासून उत्पन्न होणाऱ्या पाण्यात निवास करीत असल्याकारणाने ज्यांना नारायण म्हटले जाते यामध्ये नार म्हणजे जल आणि आयन म्हणजे निवासस्थान असे आपण आपले एक अंशच आहे ते अंशरूपाने दिसणेसुद्धा सत्य नाही तर आपली मायाच आहे भगवंत जर आपले ते नारायण स्वरूप खरे आणि पाण्यातच असते तर त्याच त्याचवेळी मला कसे दिसले नसते आणि मी तपश्चर्या केली त्याच त्याचवेळी माझ्या हृदयात त्याचे दर्शन कसे झाले आणि काही क्षणातच ते पुन्हा अंतर्धानही कसे पावले हे मायेचा नाश करणाऱ्या प्रभू आता याच अवतारात आपण हे बाहेर दिसणारे जग आपल्या पोटातच मातेला दाखविले यावरून हे संपूर्ण विश्व आपली माया आहे हेच सिद्ध होते जर आपल्यासह हे संपूर्ण विश्व जसे बाहेर दिसते तसेच आपल्या उदरात सुद्धा दिसते तर हे सर्व मायेविनाच घडले काय आज आपण माझ्यासमोर आपल्या व्यतिरिक्त या विश्वाला आपल्या मायेचा खेळ दाखवला नाही काय प्रथम आपण एकटेच होतात नंतर सर्व गोपाळ वासरे काठ्या चिंकी सुद्धा आपणच झाला त्यानंतर ती सर्व रुपे चतुर्भुज झाली आणि माझ्यासह सर्व तत्वे त्यांची सेवा करू लागली निरनिराळ्या तितक्याच ब्रह्मांडांचे रूप आपण धारण केले होते परंतु आता मात्र आपणच अपरिमित अद्वितीय ब्रम्ह रूपाने राहिलेले आहात अजाणतेपणामुळे जे लोक आपल्या स्वरूपाला जाणत नाहीत त्यांना आपण प्रकृतीमध्ये असलेल्या जीवाच्या रुपाने भासता आणि त्यांच्यावर आपल्या मायेचा पडदा टाकून सृष्टीनिर्मितीच्या वेळी माझ्या ब्रम्हारुपाने पालनकर्तेवेळी आपल्या विष्णु रुपाने आणि संहाराच्या वेळी रुद्राच्या रुपाने प्रतीत होता हे विश्वनिर्मात्या प्रभो अजन्म असूनही आपण देवता ऋषी मनुष्य पशुपक्षी जलचर इत्यादी योनींमध्ये अवतार ग्रहण करता तो दुष्ट दुष्टपुरुषांची घमेंड नाहीशी करण्यासाठी आणि सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठीच भगवन आपण अनंत परमात्मा आणि योगेश्वर आहात ज्यावेळी आपण आपल्या योगमायाचा विस्तार करून लिला करू लागतात त्यावेळी त्रैलोक्यात असा कोण आहे की जो आपली लिला कोठे कशासाठी केव्हा आणि किती असते हे जाणू शकेल म्हणून हे संपूर्ण जग स्वप्नाप्रमाणे असत्य अज्ञान रूप आणि दुःखच दुःख देणारे आहे सच्चितानंद स्वरूप आणि अनंत अशा आपल्यामध्ये मायेने उत्पन्न आणि विलीन झाल्यानंतरही आपल्या सत्तेने ते खरे आहे असे वाटते प्रभू आपणच एकमेव सत्य आहात कारण आपण सर्वांचे आत्मा आहात आपण पुराण पुरुष स्वयंप्रकाश अनंत आणि आद्य आहात आपण अविनाशी असल्या कारणाने नित्य आहात आपला आनंद कधीही खंडित होणारा नाही आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही आपण पूर्ण एक आणि सर्व उपाधींपासून मुक्त असून अमृत स्वरूप आहात आपले हे असे स्वरूप सर्व जीवांचे सुद्धा स्वतःचे खरे स्वरूप आहे जे गुरु गुरुरूप सूर्यापासून तत्वज्ञान रूप दिव्य दृष्टी प्राप्त करून घेऊन त्यापासून आपल्याला स्वतःच्या रूपात पाहतात ते या असत्य संसार सागराला जणू पार करून जातात जे लोक परमात्माच आपला आत्मा आहे असे जाणत नाहीत त्यांना त्यांच्या या अज्ञानामुळेच या नामरूपात्मक अखिल प्रपंचा भ्रम होतो परंतु ज्ञान होताच त्याचा अत्यंतिक लय होतो जसे दोरीच्या ठिकाणी भ्रमामुळे साप आहे असे वाटते आणि भ्रम नाहीसा होताच सापही नाहीसा होतो संसार संसारासंबंधी बंधन आणि त्यापासून मुक्तता ही दोन्हीही नावे अज्ञानामुळेच कल्पलेली आहेत वास्तविक अज्ञानाचीच ही दोन नावे आहेत सत्य आणि ज्ञानस्वरूप अशा परमात्म्याशिवाय यांना वेगळे अस्तित्व नाही जसे सूर्याच्या ठिकाणी दिवस आणि रात्र असा भेद नाही त्याचप्रमाणे विचार केला असता अखंडचित स्वरूप केवळ शुद्ध आत्मतत्वामध्ये बंधन नाही की मोक्ष नाही आपण स्वतःचा आत्मा असून लोक आपल्याला परका मानतात आणि शरीर इत्यादी जे परके आहेत त्यांना आत्मा समजतात शिवाय आपल्याला दुसरीकडे शोधू पाहतात पाहना अज्ञानी जीवांचे हे केवढे अज्ञान हे अनंता ज्ञानी लोक आपल्या व्यतिरिक्त जे काही प्रतीत होते त्याचा त्याग करीत स्वतःच्या शरीरातच आपला शोध घेतात कारण जरी दोरीमध्ये साप नसला तरी तरीसुद्धा जाणवणारा तो साप खोटा आहे असा निश्चय केल्याशिवाय विचारी मनुष्य खऱ्या दोरीला कसे जाणू शकेल हे भगवंता आपल्या चरणकमलांचा थोडासाही कृपाप्रसाद मिळालेला मनुष्यच आपल्या महिम्याचे रहस्य जाणू शकतो दुसरा कोणीही पुष्कळ काळपर्यंत ते शोधित राहिला तरी जाणू शकत नाही म्हणून हे नाथ मला या जन्मामध्ये किंवा कोणत्याही पशु पक्षी इत्यादींच्या जन्मामध्ये सुद्धा असे सौभाग्य प्राप्त होव की मी आपल्या दासांपैकी एखादा दास होऊन आपल्या चरणकमलांची सेवा करावी हे प्रभू आजपर्यंत जगात केलेले मोठमोठे यज्ञ आपल्याला तृप्त करू शकलेले नाहीत आणि म्हणूनच की काय आपण वासरे आणि बालक होऊन व्रजातील गायी आणि गवळणींचे दुधरुप अमृत मोठ्या आवडीने प्यालात खरेच त्यांचे केवढे हे भाग्य अहो नंद इत्यादी व्रजवासी गोप धन्य होत केवढे त्यांचे भाग्य कारण परमानंद स्वरूप सनातन पूर्ण ब्रह्म असे आपण त्यांचे संबंधी आहात हे अच्युता या व्रजवासियांच्या भाग्याचा महिमा लांबच राहू मन इत्यादी अकरा इंद्रियांच्या देवतांच्या रुपाने राहणारे महादेवादी आम्ही सुद्धा अतिशय भाग्यवान हो। आहोत कारण या व्रजवासियांच्या मन इत्यादी इंद्रियांचे पेले करून आम्ही आपल्या चरणकमलांच्या अमृतापेक्षाही गोड मदिरेपेक्षाही मादक मधुर अशा मकरंदाचे वारंवार पान करीत आहोत प्रभू या व्रजभूमीतील कोणत्याही वनामध्ये आणि विशेष करून गोकुळामध्ये कोणत्याही योनीमध्ये आमचा जन्म होवो ती आमच्यासाठी मोठी भाग्याचीच गोष्ट ठरेल कारण इथे जन्म झाल्यावर आपल्या कोणत्या ना कोणत्या तरी भक्ताच्या चरणाची धूळ आमच्यावर पडेलच की जी वेद वेदसुद्धा अनादिकालापासून आजपर्यंत धुंडीतच आहेत तरण या व्रजवासियांचे संपूर्ण जीवनच आपण आहात हे देवा या व्रजवासियांना त्यांच्या सेवेच्या बदल्यात आपण संपूर्ण फलस्वरूप अशा आपल्यापेक्षा आधी कोणते फळ कोठून द्याल याचा विचार करून माझे चित्त गोंधळात पडलेले आहे आपण त्यांना आपले स्वरूप देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ म्हणाल तर तेही शक्य नाही कारण आपले स्वरूप तर त्या पुतनिसुद्धा भक्त असल्याचा केवळ बहाणा करून आपल्या आपून घेतले आणि इथे तर त्यांनी आपले घर धन स्वजन प्रिय शरीर पुत्र प्राण आणि मन इत्यादी सर्व काही आपल्याला समर्पित केले आहे श्रीकृष्ण जोपर्यंत जीव तुमचा होत नाही तोपर्यंतच राग द्वेषादी चोर राहतात घर तुरुंग बनत आणि मोह पायातील बेडीप्रमाणे जखडून ठेवतो हे प्रभू आपण प्रपंचरहित असून सुद्धा शरणागतभक्तांना आनंद देण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेऊन प्रपंचाला अनुसरून वागत असता हे प्रभू फार काय सांगावे जे लोक आपला महिमा जाणणारे असतील ते खुशाल जाणवत माझे मन वाणी आणि शरीर तर आपला महिमा जाणण्यास सर्वथैव असमर्थ आहे हे श्रीकृष्ण आपण सर्वांचे साक्षी आहात आपण सर्व काही जाणताच आपणच सर्व जगाचे स्वामी आहात हे संपूर्ण विश्व आपल्यामध्येच राहिलेले आहे आता मला अनुमती द्यावी हे भगवान श्रीकृष्ण आपण यदूवंशरूपी कमळाला विकसित करणारे सूर्य आहात तसेच पृथ्वी देव ब्राह्मण आणि पशुरूप समुद्राची अभिवृद्धी करणारे चंद्र आहात आपण पाखंडी लोकांचा धर्मरूप अंधकार नष्ट करणारे आहात पृथ्वीवर राहणाऱ्या राक्षसांना नष्ट करणारे आपण सूर्यादिकांना सुद्धा पूजनीय आहात भगवन माझे कल्पांतांपर्यंत आपल्याला नमस्कार असोत श्री शुक म्हणतात जग निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली यानंतर तीन वेळाला प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणांना प्रणाम केला आणि नंतर ते आपल्या इष्टस्थानी गेले भगवान श्रीकृष्णांनी ब्रम्हदेवांना निरोप दिला आणि पूर्वीच्या जागी असलेल्या वासरांना घेऊन ते जिथे त्यांनी आपल्या मित्रांना सोडलं होतं त्या आपल्या वाळवंटात आले परिक्षिता आपले जीवन सर्वस्व असणाऱ्या श्रीकृष्णांच्या वियोगामध्ये जरी एक वर्ष निघून गेलं होतं तरी सुद्धा त्या मुलांना ती वेळ अर्ध्या क्षणासारखीच वाटली कारण ते भगवंतांच्या मायेने मोहित झाले होते ना जगातील सर्व जीव त्याच मायेने मोहित झाल्यामुळेच वारंवार आपल्याच आत्म्याला विसरतात मायेने चित्त मोहित झालेले जीव इथे काय काय म्हणून विसरत नाहीत बरं श्रीकृष्णांना पाहताच अतिशय उतावळेपणाने ते मित्र म्हणाले बंधो ये तुझे स्वागत असो आम्ही तुझ्याशिवाय एक घास सुद्धा खाल्लेला नाहीये आता आनंदाने आपण जेवूया तेव्हा हसत हसत भगवंतांनी त्या मुलांबरोबर जेवण केले आणि त्यांना अजगराचे कातडे दाखवून ते वनातून व्रजाकडे परत आले श्रीकृष्णांच्या मस्तकावर मोरपिसांचा मुगूट असून गळ्यात फुलांच्या माळा होत्या रंगीत धातूंनी शरीरावर चित्रे काढली होती ते उच्च स्वराने बासुरी पाने आणि शिंग वाजवीत आनंदोत्सव करीत साधरा करीत होते गोपाळ त्यांच्या फाटोफाट चालत त्यांची लोकपावन किर्ती गात होते मधून मधून वासरांना हाकारीत त्यांनी व्रजात प्रवेश केला त्यांना पाहताच गोपींच्या डोळ्यात आनंद मावेना त्यास दिवशी मुलांनी व्रजामध्ये जाऊन सांगितले की आज या यशोदा आनंदनंदनाने भयंकर मोठा अजगर मारून त्याच्या तावडीतून आम्हाला सोडवले परीक्षित म्हणाला ब्रह्मन श्रीकृष्ण स्वतःचा पुत्र नसून इतर गोपगोपींचे त्याच्यावर इतके प्रेम कसे होते इतके प्रेम तर ते त्यांचे स्वतःच्या मुलांवरही नव्हते याचे कारण काय ते सांगावे श्री शुक म्हणतात राजन जगातील सर्व प्राणी आपल्या आत्म्यावरच सर्वाधिक प्रेम करतात पुत्र धन इत्यादींवर जे प्रेम असते ते त्या वस्तू आत्म्याला प्रिय वाटतात म्हणून हे राजेंद्रा म्हणूनच सर्व प्राण्यांचे आपल्या आत्म्यावर जितके प्रेम असते तितके आपले म्हटल्या जाणाऱ्या पुत्र धन घर इत्यादींवरही असत नाही हे नृपश्रेष्ठा जे लोक देहालाच आत्मा मानतात ते सुद्धा आपल्या शरीरावर जेवढे प्रेम करतात तेवढे शरीराशी संबंधित असणाऱ्यांवर करीत नाहीत जेव्हा विचारांती असे समजते की हे शरीर म्हणजे मी नाही हे शरीर माझे आहे तेव्हा शरीरावर सुद्धा आत्म्या इतकी प्रेम राहत नाही म्हणूनच तर देह आसन्न झाल्यावर सुद्धा जगण्याची आशा प्रबळ असतेच तात्पर्य देह जाणार हे निश्चित झाल्यावरही तो रहावा असे वाटणे ते या आत्म्यासाठीच यावरून हे सिद्ध होते की सर्व प्राणी आपल्या आत्म्यावरच सर्वाधिक प्रेम करतात आणि त्याच्यासाठीच या सर्व चराचर जगावर सुद्धा प्रेम करतात या श्रीकृष्णांनाच तू सर्व आत्म्यांचा आत्मा समज जगाच्या कल्याणासाठीच मायेचा आश्रय घेऊन ते येथे देहधारण करणारे सारखे वाटतात जे लोक श्रीकृष्णांचे खरे स्वरूप जाणतात त्यांच्या दृष्टीने या जगामध्ये जे चराचर पदार्थ आहेत ते सर्व श्रीकृष्ण स्वरूपच आहेत त्यांच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नाही सर्व वस्तू आपल्या कारणातच राहत असतात त्या कारणाचे सुद्धा कारण भगवान श्रीकृष्णच आहेत तर आता सांग कोणत्या वस्तूला श्रीकृष्णांपेक्षा वेगळी म्हणावे सत्पुरुषांचे सर्वस्व असणाऱ्या पुण्य किर्ती मुरारींच्या पदपल्लव रूपी नौकेचा ज्यांनी आश्रय घेतला त्यांच्या दृष्टीने हा भवसागर वासराच्या खुराने पडलेल्या खड्ड्यातील पाण्यावढाच आहे त्यांना परमपदाची प्राप्ती खात्रीनं होते आणि संकटांचे निवासस्थान अशा या संसारात यावे लागत नाही तू मला विचारले होतेस की भगवंतांनी पाचव्या वर्षी केलेली लीला बाल बालगोपालांनी सहाव्या वर्षी कशी सांगितली त्याचे हे सर्व रहस्य मी तुला सांगितले भगवान श्रीकृष्णांनी बालगोपालांबरोबर केलेला वनविहार अघासुराचा वध हिरवळीवरचे जेवण वासरे आणि गोपाळांचे अलौकिक चिदविलासरुप आणि ब्रह्मदेवांनी केलेली ही श्रेष्ठ स्तुती हे सर्व जो मनुष्य ऐकतो आणि कथन करतो त्याला सर्व पुरुषार्थांची प्राप्ती होते अशा प्रकारे श्री कृष्ण बलराम यांनी कुमार अवस्थेला अनुरूप असेल पंडाव सेतुबंधन वानरांप्रमाणे उड्या मारणे इत्यादी अनेक खेळ खेळत आपली कुमार अवस्था व्रजामध्ये संपवली अध्याय चौदावा समाप्त